अध्याय 318 अठारवा याज्ञवलक्य जनक संवाद समाप्ति याज्ञवलक्य संगत अव्यक्त मजे प्रकृति वस करना मायाशबल असा तुझा मला प्रश्न है हे राजा हा प्रश्न मजे एक मोठे कोड़ेच है तथापि है नुरूपा मी उत्तर दिक लक्ष दे ऋषींनी नियुक्त केलेल्या विधीप्रमाणे आचरण करून व फार नम्रतेने वागून, मी आदित्यापासून यजुर्वेदाची प्राप्ती करून घेतली हा शुक्ल यजुर्वेद होय याज्ञवल्क्याने त्याचा मामा वैशंपायन यापासून संपादिलेला यजुर्वेद उभयतांचा तंटा होऊन टाकला व सूर्याची उपासना करून त्यापासून नवावेद संपादित केला तो हा यजुर्वेद हे अनघा मोठी कठीण तपश्चर्या करून भगवान तपिष्णू सूर्याची मी सेवा केली तेव्हा महासमर्थ रवी प्रसन्न होऊन मला बोलता झाला की हे विप्रश्रेष्ठा जी अप्राप्य वस्तू तुला इष्ट असेल तिच्याबद्दल वर माग मी प्रसन्न झाल्यामुळे तुला वाटेल ते दावयास तयार आहे माझा प्रसाद होणे फार दुर्घट आहे असे भाषण ऐकल्यानंतर मी त्या तेजस्वी श्रेष्ठाश शिरसा वंदन करून म्हणालो यजुर्वेदाचे ज्ञान मला नाही ते एकदम यावे अशी माझी इच्छा आहे असे मी बोलताच भगवान भास्कर म्हणाला हे ब्राह्मणा तुझ्या प्रमाणे मी तुला यजुर्वेदज्ञ करितो तु। वाक्स्वरूपिणी देवी सरस्वती प्रत्यक्ष तुझ्या शरीरात प्रवेश करील मग त्या भगवंताने मला तोंड उघडण्यास सांगितले त्याप्रमाणे तोंड घडल्यावर सरस्वती माझ्या मुखात शिरली त्यामुळे माझे शरीराचा दाह होऊ लागला तेव्हा हे निष्पा मी पाण्यामध्ये जाऊन बसलो हे सर्व उदारधी भास्कराने माझे हिताकरताच केले होते तथापि मला ते न कळल्यामुळे मला त्याचा राग आला पण माझ्या अंगाची आग होतेसे पाहून भगवान सूर्य म्हणाला हे दुःख थोडा वेळ सहन कर लवकरच हा दाह दूर होऊन शरीर थंड होईल त्याचे सांगण्याप्रमाणे मी लवकरच शीत झालो हे पाहून भगवान भास्कर मला बोलला हे द्विजव्या दुसऱ्या वेदशाखातून घेतलेल्या प्रकरणासह व उपनिषदासह सांग यजुर्वेद तुझे ठिकाणी स्थिर होईल तसेच हे विप्रश्रेष्ठा शतपथाची रचना तुझे हातून होईल आणि तदनंतर तुझी मती मोक्षाकडे जाईल त्याच त्याचप्रमाणे सांख्यव्य व योगी या दोन्ही शास्त्रज्ञांचे जे इष्ट अंतिम ध्येय आहे तेही तुला मिळेल राजा एवढे बोलून भगवान अस्ताचला गेला म्हणजे अंतर्धान पावला त्याचे भाषण ऐकून तो विभावसु आदित्य अंतर्धान पावल्यावर मी आनंदित होत साता घरी आलो आणि सरस्वतीचे ध्यान केले त्याबरोबर स्वर व्यंजनादी अलंकारांनी मंडित अशी शुभदात्री देवी सरस्वती ओंकाराला पुढे घालून प्रकट झाली तेव्हा मी देवी सरस्वतीचे यथाविधी आरव्याधिकांनी संपूजन केले तसेच प्रकाशदात्यांमध्ये श्रेष्ठ जो सूर्य त्याचीही पूजा केली आणि त्याचे ध्यान करीत स्थानापन्न झालो मग सांग शतपथ रहस्य परिशिष्ट व इतर शास्त्रातील घेतलेले भाग यासह मी आविर्भूत झालो त्यामुळे माझ्या आनंदाला पारावा राहिला नाही मग मी माझा मामा महात्मा वैशंपायन याला वाईट वाटावे म्हणून शंभर निवडक शिषांना सांग शतपत शिकवले पुढे हे महाराजा रश्मींनी झळकणाऱ्या सूर्याप्रमाणे मी आपल्या शिष्यांसह वैभवगिरीवर झळकत असता तुझ्या उदारपित्याचे यज्ञाची व्यवस्था स्वतःचे हाती घेतली पण त्या यज्ञात वेदमंत्र पठणाच्या दा दक्षिणेसंबंधी माझा वैषंपायनाशी तंटा झाला मी देवलाचे देखत अर्धी दक्षिणा घेतली आणि ही योजना सुमंत पैल जैमिनी तुझा बाप व इतर ऋषी या सर्वांना मान्य झाली हे अनघा सूर्यापासून मला 15 यजुर्मंत्र मिळाले तसेच मी रोमहर्षणाबरोबर पुराणांचे अध्ययन केले हे नराधिपा हे मंत्र बीजरूपाने पुढे ठेवून सरस्वतीचे स्मरण करीत भगवान सूर्याच्या स्फूर्तीने मी शतपथ ग्रंथ रचना करण्यास प्रवृत्त झालो आणि पूर्वी कोणीही केले नाही असे अद्विती अंगी ने ने हे अद्वितीय अंगीकृत्य कार्य भगवत कृपेने तडीस नेले ज्या पद्धतीने ग्रंथ लिहिण्याचा माझा हेतू होता तीच पद्धत यात मी स्वीकारून शिष्या हा ग्रंथ मी शिकवला माझे शिष्यांना अन्य शास्त्रीय मंत्र संग्रह इत्यादिकांसह या सर्व यजुर्वेदाचे ज्ञान झाले असून ते शुद्धांत करणे होऊन माझे शिक्षणाने फार मुदित झाले सूर्यापासून मिळालेले हे पंचदश पंचदशाखात्मक ज्ञान शिष्यद्वारा परंपरेने कायम राहील अशी मनासारखी योजना केल्यावर जाणण्यास योग्य जे परब्रह्म त्याचे चिंतनात मी काल घालवू लागलो पुढे एकेवेळी राजा वेदांत जाणणारा विश्वावसु गंधर्व हा ब्राह्मण वर्णाला हितप्रद आहे असे ज्ञानात काय आहे तसेच या ज्ञानात कोणते सत्य प्रतिदापादन केले असून त्या ज्याहून उत्तम काही नाही असे ज्ञेय काय आहे हे जाणण्याच्या इच्छेने माझेकडे आला आणि याविषयी त्याने मला प्रश्न केला हे राजा त्याने वेदासंबंधी मला चोवीस प्रश्न केले हे जोड प्रश्न आहेत यांचे दोन वर्ग आहेत किंबहुना दो हे दोनच प्रश्न आहेत परंतु भेदाने त्यास अनेकत्व आले आहे असो यातील पूर्वपक्षीय प्रश्नांचा भाव सर्वशास्त्रात मायाशबलच प्रतिपादित आहे असे म्हणण्याचा आहे व उत्तरार्धाचा म्हणजे सिद्धांताचा भाव माया शबल हा पक्ष खोटा असून निष्कल ब्रह्मच हा सत्यपक्ष आहे असे सांगण्याकडे आहे उदाहरणार्थ विश्वा म्हणजे काय व अविश्व म्हणजे काय या जोडीत विश्वा म्हणणाऱ्याचा हेतू त्रिगुणात्मक अव्यक्त अय माया हिला सत्यत्व देण्याचा आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचा म्हणजे अविश्व जाणणाऱ्यांचा हेतू मायाशल नसून अविश्व म्हणजे निर्गुण किंवा निष्कल ब्रह्मच खरे आहे असे स्थापित करण्याचा आहे हा प्रकार ध्यानात ठेवून हे प्रश्न वाचावे शेवटी एक पंचवीसावा प्रश्न अन्वीक्षिकी संबंधाने केला त्याचे प्रश्न येण्याप्रमाणे होते हैं? विश्वा म्हणजे काय अविश्व म्हणजे काय अश्वा म्हणजे काय अश्व म्हणजे काय मित्र का कोण वरुण कोण ज्ञान कोणते ज्ञेय कोणते अज्ञ कोण ज्ञेय कोण क को म्हणजे काय तपा म्हणजे काय अतपा म्हणजे काय सूर्याला खाऊन टाकणारा सूर्याद कोण सूर्य कोण विद्या कशाला म्हणायचे अविद्या कशाला म्हणतात वेद्य याची व्याख्या काय अवेद्य कसे असते तसेच चल कोणते आणि अचल कोणते अपूर्व म्हणजे काय अक्षय म्हणजे काय व क्षय्य कोणते राजा या प्रकारचे सर्वोत्कृष्ट प्रश्न त्या गंधर्वाने मला क्रमवार विचारणे हे सर्वही प्रश्न काहीतरी नसून मोठे मार्मिक असल्यामुळे मी त्या गंधर्व श्रेष्ठात सांगितले की घटकावर थांब मी तुझ्या प्रश्नांचा काही वेळ विचार करून मग उत्तरे देतो यावर गंधर्वाने ठीक आहे असे म्हटले व तो स्तब्ध बसला मग मी पुन्हा सरस्वती देवीचे मनात स्मरण केले त्याबरोबर दहापासून वर जसे लोणी तरंगत येते तशी त्या प्रश्नांची उत्तरे आपोआप स्फूर्तीने माझे मनात उभी राहिली श्रेष्ठ जी आन्वीक्षिकी विद्या तिचे वर लक्ष ठेवून म्हणजे ती, ती ध्येयस्थानी कल्पून मी उपनिषद व वेदांची उपांगे यांचेही मनाने मंथन केले तदनंतर हे राजशार्दूला पंचवीसावा जो जीवात्मा त्याचे ज्ञानासंबंधी जी, जी चौथी मोक्ष विद्या जी प्रतिपादन मी तुला सांगितलेच आहे ती मला ती मी त्याला सांगितली हे राजा मग मी विश्वावसुला म्हटले की तू मला जे प्रश्न केलेस त्याची उत्तरे ऐक हे गंधर्वेंद्रा विश्वा व अविश्वा या बद्दल जो तुझा पहिला प्रश्न आहे त्याकडे प्रथम आपण बोलू विश्वा म्हणजे अव्यक्त व श्रेष्ठ प्रकृती असे जाणावे प्रकृती भूत भविष्याधी म्हणजे जन्मरण भयाने संसाराने युक्त असून सत्व रज आणि तम या त्रिगुणांनी संपन्न अशा वस्तू निर्माण करीत असल्यामुळे त्रिगुणात्मक आहे तसेच अर्थात विश्व ही आहे अविश्व म्हणजे सर्व गुणरहित निर्गुण पुरुष होय अश्व व अश्वा म्हणजे पुरुष व स्त्री यांचे जोडपे असून अश्व हा निर्गुण पुरुष आणि अश्वा म्हणजे अव्यक्त प्रकृती होय तसेच मित्र हा पुरुष व वरुण प्रकृती होय ज्ञान प्रकृती व ज्ञेय पुरुष होय आज्ञा म्हणजे कार्योपाधिकयुक्त जीव व ज्ञ म्हणजे कारणोपाधियुक्त परमेश्वर हे दोघेही उपाधिरहित झाले म्हणजे तेच निष्कल ब्रह्मरूप समजावे कारण पुरुष अज्ञानावरणामुळे जीव होतो क म्हणजे आनंद तू तपा म्हणजे काय व अतपा म्हणजे काय असे प्रश्न केले आहेस त्याचे उत्तर तपा विकारास पात्र होणारी ही प्रकृती व अतपा निर्विकार पुरुष होय त्याचप्रमाणे अवेद्य प्रकृती व वेद्य पुरुष होय चल आणि अचल म्हणजे काय असाही तुझा एक प्रश्न आहे त्याचे पण उत्तर आहे चला म्हणजे उत्पत्ती व संहार यांचे कारण असणारी प्रकृती होय अचल हा पुरुष होय कारण स्वत विकारास पात्र न होता उत्पत्ती व संहार यांचे कामी याचे सहाय्य असते दुसरा एका पंथाच्या तत्वाप्रमाणे वेद्य ही प्रकृती आणि अवेद्य हा पुरुष होय प्रकृती व पुरुष ही उभयता अज्ञानी स्थिर अविनाशी जन्मरहित व नित्य आहेत असे अध्यात्मशास्त्रात निपुण असलेले लोकांनी ठरवले आहे पदार्थ उत्पन्न करण्याचे कामी जन्मरहित प्रकृती अविनाशी असल्यामुळे तिला अविकारी असे म्हणतात पुरुषाला विकार नसल्यामुळे त्यालाही अक्षय असे म्हणतात प्रकृतीमध्ये वास करणारे गुण नाश पावतात परंतु निरुपाधी प्रकृती अविनाशी आहे प्रकृती विकार पावून पदार्थांच्या उत्पत्तीला कारण होते प्रकृतीच्या साह्याने उत्पन्न होणारे सृष्ट पदार्थ उत्पन्न होतात व नाश पावतात परंतु नुस्ती प्रकृती विनाश पावत नसल्यामुळे ज्ञानी तिला अविनाशी म्हणतात ज्या विद्येचे ध्येय मोक्ष आहे व जी तर्कशास्त्रातील अनुमानत्वांच्या पायावर रचलेली आहे ती आनवीक्षिकी विद्या तुला सांगितली ही विद्या अवगत करून घेऊन तिच्या साह्याने गुरुपासानादी कर्मे करून रुख साम व यजुर्वेद यातील मंत्ररूप धन हस्तगत करित्यकर्मे व सर्व वेदां पठन ब्रह्मपरत्वा करा शास्त्र संगितंधर्वश्रेष्ठा विश्वावसो ज्या परम तत्वापूर सर्व पदार्थ उत्पन्न होता व ज्यात प्रलयकालीन होता ज्या ज्ञान कर वेदां धड़पड़ है किंबहुना जे सिद्ध करना की खटपट है ते परमात्मतत्व न ओळखता जे वेदांचे सांगोपांक अध्ययन करतात त्यांना जे कळावयास पाहिजे ते कळत नाही त्यांचे वेदपठन वृथा असून ते विनाकारण वेदांचे भारवाही मात्र होतात हे गंधर्व जो लोण्याचे आशेने गर्धवीचे दुधाचे मंथन करतो त्याला मंड म्हणजे देहावरील निवळ अथवा लोणी यापैकी कशाचीही प्राप्ती न होता जसे घाणेरडे द्रव्य त्याचे हाती पडेल तसे वेदाध्ययन करूनही ज्यास वेद्य म्हणजे पुरुष म्हणजे काय व अवेद्य म्हणजे प्रकृती काय याची खरी कल्पना आली नाही तो निव्वळ मूर्ख व ज्ञानाचे ओझे वाहणारा असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही म्हणून नेहमी प्रकृती व पुरुष यांचेकडे आत्म्याचा लय लावून त्यांचे खरे स्वरूप जाणण्याच्या प्रत्येकाने येत करावा म्हणजे पुनःपुन जन्ममरणाचे फेरे त्यास घ्यावे लागणार नाहीत रहाटगारग्याप्रमाणे फिरून फिरून प्राप्त होणारे जन्ममरणांचा विचार करून व विनाशी फल देणाऱ्या कर्मांडोक्त धर्माचा त्याग करून अविनाशी योग धर्माचा ज्ञाताने आश्रय करावा हे कश्यप कुलजा जेव्हा जीवात्म्याच्या व परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाबद्दल व त्यांच्या अन्योन्य संबंधाबद्दल मनुष्य नेहमी विचार करीत राहून त्याविषयी यथार्थ कल्पना करून घेईल तेव्हा तो कैवल्य पदाप्रत जाऊन सव्वीसावा परमात्मा त्याला कळेल शाश्वत व अव्यक्त परमात्मा वेगळा व पंचवीसावा जीवात्मा वेगळा असे हे दोन भिन्न आहेत असे म्हणणारे ते मूर्ख होत ज्ञाते हे दोन्ही एकच मानतात योगमार्गी व सांख्यमार्गी मार्गी दोघे परमपदाची इच्छा करणारे असल्यामुळे व पुनपुन जन्ममृत्यूंचे भय त्यांचे अंगी पुरे बांधले असले कारणाने अविनाशी जीव पंचविसावा व परमात्मा हे निराळे समजत नाहीत विश्वासुविचारतो हे विप्रभर्या पंचवीसावा जीवात्मा वस्तुतः अविनाशी व परमात्म्याहून अभिन्न आहे असे आपण सांगितले पण ते समजण्यास अवघड असल्यामुळे पुन्हा विशद करून कृपेने सांगा जैगी असित देवल विप्रश्रेष्ठ पराशर महाबुद्धिमंत वार्षगण्य भ्रुवू पंचशिख कपिल शुक गौतम आर्षिशयण महात्मा गर्ग नारद आसरी तीव्र बुद्धी पुलस्तीय कुमार, महाश्रेष्ठ शुक्र माझे वडील यांचे पासून याच विषयावर पूर्वी मी प्रवचने ऐकली आहे तदनंतर रुद्र विशालबुद्धी विश्वरूप दैवत पितृ व दितीसुत यांचेपासूनही या विषयांचे पूर्ण उद्घाटन मी श्रवण केले आहे यावरून जे जाणण्यास योग्य आहे ते परमात्मतत्व नित्य आहे वगैरे मला कळले आहे आता हे द्विजश्रेष्ठा आपल्या बुद्धिबलाने जे आपण या विषयावर सांगाल ते ऐकण्याची माझी उत्कट इच्छा आहे आपण शास्त्रात पारंगत व मुख्य ज्ञाते आणि अतिबुद्धिवान आहात आपल्याला माहीत नाही असे या जगतात काही नाही आपण श्रुतिसागर अशी देवलोकात व पितृलोकात आपली कीर्ती आहे ब्रह्मलोकास गेलेले महान ऋषी सांगतात की प्रकाश देणाऱ्या श्रेष्ठ जो आदित्य त्यापासून आपणाला ज्ञान प्राप्त झाले आहे हे ब्रह्मन समग्र सांख्यज्ञान तुम्हाला अवगत असून हे याज्ञवल्क्य तुम्हाला योग्यशास्त्राचीही विशेष माहिती आहे निसंशय आपण फार प्रतिभाशाली व चराचर तेव्हा आपणापासून मंडयुक्त धृताप्रमाणे असणारे आपले ज्ञान ऐकण्याची मला इच्छा आहे याज्ञवलक्य सांगतात हे गंधर्व श्रेष्ठा जितके काही सांगावे तितकेही बुद्धित धारण करण्यास तू समर्थ आहेस असे मला वाटते म्हणून जिज्ञासेने मला विचारतो आहेस त्यार्थी हे राजा जसे मी दुसऱ्याकडून ऐकले आहे तसे सांगतो ऐ हे गंधर्व पंचवीसावा जीवात्मा ज्ञानरहित प्रकृतीला जाणतो पण जडप्रकृती जीवात्म्याला ओळखीत नाही श्रुतीत सांगितलेली तत्वे जाणणारे सांख्य व योग वेते हे जीवात्म्याचे प्रकृतीचे ठिकाणी प्रतिबिंब पडते त्या कारणास्तव प्रकृतीला प्रधान म्हणतात हे अनघा अन्य म्हणजे प्रकृतीहून भिन्न जो जीवात्मा तो जेव्हा जागृत व स्वप्न या दोन अवस्थात असून प्रत्येक वस्तू साक्षीरूपाने पाहतो तेव्हा त्याला चोवीसावी प्रकृती व पंचवीसावा स्वत या दोह दोहोबद्दल ज्ञान होते तोच देवा स्वप्न रहित अशा गाढ झोपेत अथवा योग समाधीत राहून प्रकृती साक्षीरूपाने पाहण्याचे काम करीत नाही तेव्हा त्याला परमात्म्याचे ज्ञान होते परमात्मा जीवात्म्याला ओळखतो पण जीवात्मा मात्र त्याला व्यवहारात ओळखीत नाही आणि आप आपल्याहून काही एक श्रेष्ठ नाही असा त्या पंचवीसाव्याला म्हणजे जीवात्म्याला वृथा अभिमान वाटतो चोवीसावी प्रकृती व आत्मा ही एकच असे ज्ञात्या लोकांनी कधीही समजू नये मासा प्रकृती धर्मानेच उदकात राहतो हे खरे परंतु एवढ्यावरून मासा व उदक ही एकच किंवा मासा हा उदकाचा अंश आहे असे जसे म्हणता येणार नाही तसेच आत्मा हा प्रकृतीत राहिल्याने प्रकृतीचा भाग आहे असे सिद्ध होत नाही जीवात्मा हा प्रकृतीहून भिन्न व स्वतंत्र आहे असेच मानले पाहिजे अहंभावाने युक्त झाल्यामुळे प्रकृतीच्या नित्य परिचयामुळे व तिसवर प्रेम झडल्यामुळे आणि प्रकृती व आपण एकच या भ्रांत विचार पद्धतीमुळे हा जीवात्मा सव्वीसावा जो परमात्मा किंवा काल त्याशी आपला अभेद आहे असे न समजून संसारसागरात बुडून राहतो परंतु त्याच जीवात्म्याला स्वतःचे परमात्म्याशी असणारे हे ऐक्य कळून म्हणजे लागलीच तो संसार सागर तरून मुक्तीप्रद जातो ज्यावेळी प्रकृती वेगळी व आपण प्रकृतीहून स्वतंत्र आहोत असे द्विजाला ज्ञान होते तेव्हा तो कैवल्यप्रद प्रप्त होऊन सव्वीसाव्या परमात्मतवाचा त्याला पूर्ण व खरा बोध होतो तसेच हे राजश्रेष्ठा पंचवीसावा जीवात्मा अवर म्हणजे निराळा व श्रेष्ठ परमात्मा वर वेगळा असे जरी आहे तरी वर परमात्मा अवराला म्हणजे जीवात्म्याला व्यापून असल्यामुळे परमात्म्याचे जीवात्म्यावर अधिष्ठान असल्यामुळे जीवात्मा व परमात्मा एकच असे ज्ञाते मानतात हे काश्यपा जन्ममृत्यूंच्या फेऱ्यांच्या भीतीने शुद्धचित्त व विश्वात्मपरायण सांख्य व्यक्ते व योग्य व्यते यांना सव्वीसाव्या परमात्म्याचे सत्यज्ञान झाले असल्यामुळे ते या कारणासाठी पंचवीसावा जीवात्मा हा अविनाशी आहे असे मानित नाही कारण जीवात्मा जेव्हा परमात्म्याशी एकत्व पाहून त्यात मिसळून जातो तेव्हा एका दृष्टीने जीवात्म्याचा विनाशच होतो जेव्हा मनुष्य कैवल्य कैवल्यपदाप्रत जाऊन परमात्म्यास ओळखतो तेव्हा तो सर्वज्ञ होऊन जन्माचे फेऱ्यात पुन्हा पडत नाही येण्याप्रमाणे श्रुतीतील उल्लेखावरून मी अज्ञानी प्रकृती जे अप्रतिबुद्ध ज्ञानी जीवात्मा बुद्धिमान व सर्वज्ञ परमात्मा बुद्ध यांचे यथार्थ स्वरूपाविषयी तत्वांना न सोडता उद्घाटन करून दाखवले हे काश्यपा जश्य द्रष्टा ज्ञाता आत्मा व अपश्य मजे दृश्य ज्ञेय प्रकृति अभेद है कू लगले तसे क्षेम्य दृक ज्ञान व तत्वे दृश्य ज्ञेय का फरक नहीं अस ओलेना केवल व अकेवल दोनों मनना हरकत नहीं तसेच त्यांना जगताचे आद्य कारण जीवात्मा व परमात्मा या नावानी एकसमवयच्छादे करून संबोधण्यास सरकत नाही विश्वावसु म्हणतो हे विभो क्षेम्य म्हणजे मोक्षकर, असे दैवतांचे मूल म्हणजे ब्रह्म याविषयी तुम्ही कल्याणकारी व सत्य असे ज्ञान मला सांगितले आपले अक्षय कुशल असो आणि आपले मन नेहमी बुद्धियुक्त असो याज्ञवल्कपुढे सांगतात हे मिथिलेश्वरा याप्रमाणे विश्वावसूने भाषण केल्यावर सौंदर्यातिशयाने झळकणारा तो गंधर्वराज स्वर्गलोकी जाव्यास निघाला तत्पूर्वी चौथ्या श्रेष्ठ विद्येचे ज्ञान झाल्यामुळे मुदित झालेल्या त्या महात्म्याने मला प्रदक्षिणा घालून माझा सत्कार केला व त्यामुळे मला फार आनंद झाला ब्रह्मादी लोकांमध्ये राहणाऱ्यांना आकाशसंचारी प्राण्यांना तसेच पृथ्वीवर वास करणाऱ्या जनांना त्याचप्रमाणे हे नरेंद्रा पातालिनिवासी मनुष्यांना आणि ज्यांनी मोक्षदायी मार्गाचा अवलंब केला होता त्यांना हे ज्ञान म्हणजे दर्शनशास्त्र विश्वावसूने विशद करून सांगितले सांख्यमार्गी लोक सांख्यशास्त्रोपदिष्ट धर्माचार करण्यात निमग्न असतात योगपंथी आपले शास्त्राने आखून दिलेले मार्गाने जातात याशिवाय कित्येक दुसरे मोक्षेच्छू जन आहेत त्या सर्वांना मी आता ज्या शास्त्राचे विवेचन केले त्यातील ज्ञान प्रत्यक्ष फलदायी होईल हे राजसिंहा ज्ञानाने मोक्ष मिळतो अज्ञानाने मिळत नसतो असे ज्ञाते म्हणतात तेव्हा हे नरेंद्र सांगोपांग सत्यज्ञान मिळवण्याच्या पाठीस मनुष्याने लागावे कारण ज्ञानप्राप्ती झाली तरच मनुष्य जन्ममरणापासून सुटून मोक्ष मिळवे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अथवा नीच शूद्र यापैकी कोणापासूनही हरघडी ज्ञान मिळवून श्रद्धालू मनुष्याने त्यावर भरवसा ठेवावा जन्ममृत्यूंची बाधा श्रद्धावंताला कधीही होत नाही एका दृष्टीने सर्व वर्ण ब्राह्मणच आहे कारण ब्राह्मणापासूनच त्यांची उत्पत्ती आहे सर्व लोक ब्रह्माचाच घोष करतात ब्रह्मापासून मिळालेल्या बुद्धीनेच मी तत्वे व शास्त्रज्ञान यांचे उद्घाटन करतो हे सर्व जगत ब्रह्मच आहे ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण उत्पन्न झाले बाहूपासून क्षत्रियांचा जन्म झाला नाभीतून वैश्य जन्मले आणि पायातून शूद्र निघाले याप्रमाणे सर्व वर्णांचा एकच उगम असल्यामुळे त्यांना भिन्नत्वाने मानण्याचे कारण नाही हे राजा अज्ञानामुळे मनुष्यप्राणी मरण पावतात आणि पुन ज्यात कर्मे करावी लागतात असे नाना जन्म घेतात त्याचप्रमाणे चारही वर्ण ज्ञानहीन होऊन भयंकर अज्ञानामुळे प्रकृतीच्या योगाने प्राप्त होणारे जन्मात गुरफटतात याकरता ज्ञानप्राप्तीसाठी प्रत्येकाने अविश्रांत घटपट करावी कोणत्याही वर्णाच्या मनुष्याला ज्ञान मिळवण्याचा हक्क आहे असे मी तुला सांगितलेच आहे ज्ञानवान तो ब्राह्मण अन्य वर्णालाही ज्ञानाचा रस्ता खुला असल्याने हे राजा मोक्ष मोक्षमार्गही त्यांना मिळाला आहे असे ज्ञाते म्हणतात तू जे जे प्रश्न केलेस त्यांची उत्तरे यथार्थपणे मी दिली तू आता शोक टाकून दे व भवसागर तरुण जा तुझे प्रश्न फार चांगले आहेत तुझे नेहमी कल्याण असो भीष्म सांगतात याप्रमाणे महाबुद्धिमान याज्ञवल्क ऋषीने कथन केलेले ज्ञान श्रवण करून राजा मिथिलेश्वराला फार संतोष झाला मग त्या राजाने याज्ञवल्क भोती प्रदक्षिणा करून सत्कार करून तो ऋषी स्वस्थानी गेला आणि मोक्षज्ञान संपादन केलेला दैवराती जनक राजा आपले आसनावर बसला व कोटी गायी सुवर्ण व एक ओंजळभर रत्ने त्याने ब्राह्मणास अर्पण केली नंतर विदेहदेशाचे राज्यावर आपल्या मुलाला बसवून तो राजा यतीधर्म स्वीकारून राहिला अविद्योत्पन्न धर्माधर्मांचा त्याग करून फक्त सांख्य व योगज्ञान सांगोपांग शिकण्याकडे त्याने आपले सर्व लक्ष लावले स्वतला अनंत कल्पून केवलात्म्याचाच तो विचार करू लागला व धर्माधर्म पापपुण्य जन्ममृत्यू व प्रकृतीपासून उत्पन्न झालेली तत्वे या सर्व गोष्टी त्याने सोडून दिल्या राजा सांख्य व योगी हे आपापल्या शास्त्राने प्रतिपादन के सिद्धांत व्यक्त व अव्यक्त या पसुन हे सर्व विश्व निर्माण ब्रह्म हे चइटापस स्वतंत्र है परात्पर श्रेष्ठा श्रेष्ठ है नित्य है और शुद्ध है अद्वान मनत तू ही शुचीर्भूत हो जे दिल जे जे प्राप्त होते जाला दत्त ज्यादा दत्तर ज्यादा संमति दी जो देरश्रेष्ठ जो प्रतिग्रहण करते सर्व ही अव्यक्त आत्मा हो आत्मा हिच आत्म्या मिड़क है दुसरे श्रेष्ठ अक है तू ही नेहम्मी ये विचार, विचार कर दुसर तरह की कोू नको ज्याला अव्यक्त म्हणजे प्रकृती कोणते सगुण काय निर्गुण काय हे कळत नाही असलाच पंडित तीर्थयात्रा व यज्ञ करण्याचे भरीच पडतो हे कुरुनंदना वेदाध्ययन तप किंवा यज्ञ यांसे योगाने परमात्मपदाची अव्यक्तिक प्राप्ती होत नाही ज्याला परब्रह्म म्हणजे अव्यक्त कळले तोच सत्कारास पात्र होतो जे महत्त्वाचे पाठीस लागतात त्यांना महत लोकांची प्राप्ती होते जे अहंकाराला मानतात त्यांना अहंकारिक स्थान मिळते जे अहंकाराहून श्रेष्ठ तत्वाची आराधना करतात ते त्याहून उच्चपदास जातात जे शास्त्रनिष्ठ लोक अव्यक्ता म्हणजे प्रकृतीहून श्रेष्ठ जो नित्य परमात्मा त्याला जाणतात ते जन्ममृत्यूचे फेरे चुकवून गुणातीत व जे सतही आहे व असतही आहे असे पद मिळवते होतात हे राजा जनकापासून मला हे ज्ञान मिळाले राजा जनकाला हे याज्ञवल्क्य रूपीपासून मिळाले ज्ञान हेच श्रेष्ठ आहे यज्ञज्ञानाची बरोबरी करू नये ज्ञानाने भवरूपी दुर्ग तरुण जाता येतो पण यज्ञाचे अंगी संसारातून प्राण्याला तरवण्याचे सामर्थ्य नाही ज्ञाते जाणतात ज्ञाते म्हणतात की जन्म व मृत्यू व इतर संकटे ही भौतिक नवे, म्हणून ती अल्पायासाने दूर व्हावयाची नाही यज्ञ तप नियम व्रत यांचे आचरणाने जरी कोणाला स्वर्ग मिळाला तरी त्या आचरणाचे पुण्य सरताच पुन्हा पृथ्वीवर जन्म घेऊन येणे त्याला भाग पड़ती, म्हणून अतिश्रेष्ठ शुद्ध कल्याणप्रद मोदायक विमल व पवित्र असे परमत्म तत्व जे ब्रह्म उपासना तू कर हे राजा क्षेत्र का यथार्थ कल्पना यज्ञ श्रेष्ठ जो ज्ञान यज्ञ तो करो ऋषि होशील पूर्वी यज्ञवलिक राजा जनका उपनिषद ज्ञान सामगुन उपकृत के लिए ज्ञान शाश्वत अव्यय शुभ अमर व शोकरहित अशा ब्रह्मपदा की प्राप्ति करते